तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो फक्त एकच जगात अमर्याद आहे त्याच नाव आहे ब्रह्म आणि बुद्धीला अंतिम सत्य कधीही ग्रहण होते एकाही विद्वानाने अंतिम सत्य बुद्धी ग्रहण करते असं मानलेलं नाही जिथे जिथे असं गेल्याच तुम्हाला दिसून येईल दृश्य त्वग्रया, स्वग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शन ही त्याचा अर्थ मात्र आव आवरण निवृत्तीसाठी बुद्धिवृत्तीची व्याप्ती मानलेली आहे आत्मस्वरूपासाठी वा अंतिम सत्यासाठी बुद्धीचा वापर कोणीही केलेला स्वयंप्रकाशित ते जाणूच शकत नाही कुणी ते अनादलनीय अगम्य आहे अतर्क आहे अज्ञेय अवाच्य आहे हीच गोष्ट कधी असल्या कारणाने तिथे बुद्धी जाऊ शकत या अनाग्रही वृत्तीचं तात्पर्य एवढंच आहे की त्याला तो सत्यत्व देत नाही एवढा सांगायचं लागतात तुम्ही अनाग्रहावर टाकू नका अनाग्रहाचं मूळ कारण इथे महाराजांना सांगायचं सत्यत्व बुद्धी त्याची कुठे नसल्या कारणाने कोणाचं ना स्मरण को नाही कोणाचं विस्मरण स्मरण विस्मरण या दोन्ही भावाहून विवर्जित सत्यत्व बुद्धी त्याची निवृत्त झाली असल्या कारणाने अशा या महत्वाचा भाग इथे महाराजांनी सूचित केलेला आहे शब्द मात्र व्यवहार मात्र एवढा दिलेला आहे त्याची ही उत्तम दशा एवढी विलक्षण आहे इतकी अनन्यसाधारण महत्वाचे की अनन्य त्या महत दशेमध्ये ना आठव आहे ना विसराय त्याचं कारण आपण आपल्याला स्वतःला कधी आठवू शकत नाही विसरू शकत नाही हा त्या म्हणल्यात झाला स्वेच्छाची विधी सैन झाला समाज दशे हे मोक्षरुद्धी बैसू पावी बैसू हाती गणेश महाराज आणखी त्याचं वैशिष्ट्य सांगतात कि ज्या ज्ञानी पुरुषाला जे काही करावंसं वाटत असेल तोच त्याचा विधी आहे त्याच जे वर्तन होईल ती तोच त्याचा समाधी तो आहे मोक्षाचं जे ऐश्वरी म्हणून म्हणतात ते मोश्वरही या ज्ञानीपुरुषाचं बस्कर बनलेलं असतं असं या शब्दातलं महाराजांनी लिहिलेलं रूप आहे म्हणजे शब्दशहा याचा धावता भावार्थ आहे या म्हणण्यातला थोडासा विचार आपल्याला असा करता येईल या ज्ञानीपुरुषाच्या या विद्वान पुरुषाच्या या दशेमध्ये त्याचा जो स्वेनुरूप असलेलं जे वर्तन असत तो त्याचा स्वाभाविक असल्या कारणाने तो स्वाभाविक स्वैरतेने ज्या ज्या क्रिया करीत असतील ज्या ज्या क्रिया त्याच्याकडून घडत असतील तो त्याचा समाधी असतो असं लक्षात ठेवायचं जर तुम्हाला व्यवहार संगती चालल्या त्याच्या व्यवहाराच्या समाधी अवस्थेच वर्णन चाललेलं नाही उलट त्याच्या समाधीच वर्णन करणं काय त्याच्या व्यवहाराचं वर्णन करणं काय समान आहे जर काल सांगितलेली व्यापक तम वोतता त्या ठिकाणी अंगी बांधलेली असं जर समजलं असेल तर व्यवहार आणि समाधी या दोन गोष्टीच लचांडच मनात राहतात हे लचांड ज्याच्या मनात आहे तो याचा ऐकायचाच अधिकारी समजणारच नाही त्याला ही शंका तुम्ही एकदा समाधीचं वर्णन करता एकदा व्यवहारात वर्णन करता व्यवहार करून समाधी बिघडत नाही म्हणता समाधी तासून्यवहार करत <laughs> काय तुमच्या जिबीला असं वाटणं संभवनीय पण हे तसं चाललेलं नाही त्याच कारण समाधी आणि वित्थान या दोन गोष्टी निर्द्वंद्व एकत्वात सदाच्या संकुष्टात आले असं आपण काल ऐकलं समाधी आणि व्यत्थान इथे काय त्या आहे त्यामुळं आता व्युत्नाने समाधी ही गोष्ट शिल्लक राहिली नाही त्या विषयाचा शंका घेण्याला जागा राहिली त्या महापुरुषाचा जर स्वेच्छा असेल तर स्वेच्छाचारच विधी आहे स्वैरता हीच त्याची समाधी आहे मौक्ष, मौक्ष या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने महनीयता ही त्या मोक्षाची कोणत्या प्रकारची शिल्लक राहत नाही या ज्ञानीपुरुषाची ही सहज समाधी आहे ही सहज समाधी सांगण्याचं तात्पर्य आहे सहज समाधीच हे ऐश्वर आहे इतकं नवे, तर तो, तो कर्तव्या भाव तेरा पावलेला असतो जसं वर सांगितलं न तस्य काय तस्य कार्य न विद्यते अगदी त्याच पद्धतीने ते महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे असं का केलं त्याचं कारण असत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा जो ज्ञानीपुरुष आहे हा अति थोर अवस्थेला प्राप्त झालेला असतो या स्वेचं वर्णन स्मैलतेच वर्णन आणि त्याबरोबरच मोक्षाचं ऐश्वर मोक्ष संपत्ती म्हणून ज्याला म्हणतात ती मोक्ष संपत्ती ही त्याची बस्कर होते या म्हणण्यात ज्ञानीपुर महाराजांना असं सुचवायचं आहे त्याचं विवरणच बाऊलीच्या शब्दात करायचं ठरलं दुसरीकडचं असं करता येईल महात्मा नसतो माम दैवी प्रकृती मा श्रीता भजन ते नंद्य मनसो ज्ञातवा बहुतादिम बहुतादिम असं जाणून माझ्या स्वरूपाला एकत्वाने जाणून हा ज्ञानीपुरुष भजन करीत असतो त्याचं वर्णन केले त्याच्या एकंदर व्यवहाराचं सगळ्याच वर्णन केले महाराजी वैराग्यला झोपला असतानाही वैराग्य ज्याची उपासना करीत बसलेलं असत त्याचा तो पारेकर येऊन बसतो वैराग्य अशी त्याची स्थिती असते जया आस्थेच्या सद्भावा ज्याच्या ठिकाणी असलेली जी आस्था त्याच्याविषयी चित्तात असलेली धर्माविषयीची जी आस्तिक बुद्धी त्या बुद्धीच्या सद्भावने ओलावा विवेक असत विवेकाला ज्याचं मन हे जिव्हाळा असत ओलावा असत जे ज्ञानगंगे न हा ज्ञानगंगेमध्ये नहून पूर्ण तृप्ततेला पावलेला आहे पूर्णता जीवनी झाले जीवला पूर्णतेला पावलाय पूर्ण तृप्त झालाय झाली म्हणजे तृप्त झाला समाधानाला नाही नाथ महाराजांच्या अनधिकारी मनुष्य जर याचा श्रवण करील तर नको तिथे नको त्याचा वापर करतो समन्वय त्याला समजलेला नसतो हे ग्रहस्थ नाथ महाराजांच्या कडे गेले नाथ महाराजांची ती दुपारची नैवेद्याची वेळ होती नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं बा आता नैवेद्य झालाय पाठवून घाला उडा सांगितलं की स्नान वगैरे हो आपलं अन्ने काही उरकायचं असलं तर करा ते म्हणले स्नान कसलं स्नान हो अरे कधीला अतिथे आलाय विष्णु स्वरूप आहे त्याला कशाला आपण बोलायचं म्हणली उठा महाराज ते काय नाथ महाराजांच्या सारखा शांती ब्रह्म त्याला विनवायला लागले अति ब्रह्म भाग्य त्याच असलं पाहिजे <laughs> ते शांती ब्रह्म विनवायला लागले की उठा महाराज काही हरकत नाही ते उठले पंक्तीला बसले नाथ महाराज हे अतिशय श्रीमंत होते म्हणजे ज्यांच्याकडे ऐश्वरी भक्ती मुक्ती घरी चारही त्यांच्या अशी स्थिती नाथ महाराजांची होती चार मोक्ष तर लोळण घालत असतीलच पण भक्ती पण तिथे लोळण घालत होती ऐश्वरी आहे तेही तिथे लोळण घालत होत बसले जेवायला देवाला नैवेद्य पूर्ण असल्याकारणाने गोड भरपूर होतं महाराजांच्याकडे जेवढं वर्णन तुम्ही कराल त्यापेक्षा अधिक तिथे असावं अशी स्थिती असल्या कारणाने नाथ महाराजांनी त्यांना पाणी प्यायला फारसं दिलेलं उन्हाळ्याचे दिवस गोडधोड अतिशय चांगल्या प्रकारचं अगदी खमंग ज्याला म्हणतात भोजन केलं आणि यांना झोपू घातलं हे जे झोपले ते बाहेर ना जाऊन नाथ महाराजांनी कडी घातली असाय आपले पदार्थ था खाल्ले की माणसाला तहान लाग हे दिवस झोपेतन जागे झाले त्यांना तहान लागले आणि आरडाओरडा करायला लागला आपला दार नाथ महाराज स्वतः हत्ती केले त्यांनी काय महाराज एवढले दार का झाले विश्रांती घ्या भोजन झाल्या ना नववाध्या झाल्या ना मग चालू आहे बारावाद्याय तुमचा हे नववाध्याय ज्ञानगंगेन आल्या नववाध्याय नववाध्याय झालाय ना तुमचं भोजन झालं ना म्हणा त्याच्यावर आता बारावाद्या चालू दे काय आता विष्ठ असैत्र करुणे निर्मो निरंकारा समज दुःख सुख क्षमी हे तुमच्या अंगी असणारच तू म्हणाला महाराज राहू मला तहान लागले अतिशय कोरड पडले अगदी रघु महाराज असं जसं तो म्हणाला आणि त्याप्रमाणे तोंडाला कोरड पडले देवगा म्हणले तुम्हाला मी असं पहिल्यांदा म्हणालो होतो की तुम्ही स्नान करा तुम्ही काय मला सांगितलं होतं की ज्ञानगंगे न्हाले त्या ज्ञानगंगेमध्ये तुम्ही न्हावून निघालेल्या आहात नुसतं अंग धुवून किंवा अंग विसळून निघाले नाही तुम्ही ज्या ज्ञानगंगेत तुम्ही न्हावून निघू शकला त्या ज्ञानगंगेतलंच पाणी प्या ना या गोष्टीतला तात्पर्य अर्थ एवढाच आहे की नको तिथे नको तो विषय वापरून त्याचा दुरुपयोग होऊ नये हा यातला मुख्य भाग आहे याचा समन्वय आपण समजून घ्या असा या सांगण्यात कळवळ्याने आपल्याला <coughs> सांगायचंय किंवा विसंगती झाली बुद्धीत एकदा गडोळता निर्माण झाली म्हणजे तुमच्या भावनेत आणि आचारामध्ये गडोळता निर्माण होईल ती होऊ नये त्याची दक्षता म्हणून समन्वयपूर्वक हे समजून घ्या एवढाच या सांगण्यातला तात्पर्य आहे परिणाम निघाले कुंभ धैर्य मंडपाती स्तंभते आनंद समुद्री कुंभ शुभ निघानेश्वर महाराजांच्या विषयी या ओळीवर संतांच्या वर्णनामध्ये ज्या ज्या प्रवृत्त होतात त्या त्यावेळी असंच घडत संत स्थ नीरे कथेची से न संत वर्णन एकदा निघालं की ज्ञानेश्वर निराळे बोल बोलसी सनागरू असं पुढे म्हटलेलं आहे माता आपल्या मुलाविषयी जर प्रवृत्त झाली तर ज्ञानेश्वर महाराज सर्व ज्ञानी यांचे राजे तसेच सर्व ज्ञानीयांचे माता पण आहे कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर झाल्या आपल्या संप्रदायातल्या प्रत्येक साधू संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानदेव किंवा माऊली असं म्हटले साऱ्या संतांची ही माउली असल्या कारणाने माऊली आपल्या मुलाला जेव्हा विनवते खेळवते त्यावेळी ती म्हणते माझ्या सोन्या माझ्या अमक्या माझ्या पमक्या माझ्या उकिरड्या पण म्हणते त्याने अरे उकिरड्या काय चांगला आहे काय बोलणं अरे उपमा द्यायची तर चांगली द्यावी तुम्ही म्हणा बघू एखाद्या पाहिले की तुझा मुलगा उकिरड्या म्हणून ते तिला नाही चालायचं पण ती मात्र म्हणते काय गंमत आहे ती बघ ती म्हणते काय म्हणायचं तो अधिकार माझा आहे याच्या शब्द निराळे पण तात्याने केलेल्या परिणाम निघाले कुंभ धैर्य मंडपाचे स्तंभ म्हणजे खांब करून टाकले ज्ञाने पुरुष <laughs> बरे आनंद समुद्री कुंभ चुबकळ मडक केले म्हणत असे खांबाची व मडक्याची उकुमा म्हणजे वास्तविक ही उपमा तुम्हाला न पटण्यासारखी किंवा व्यवहारात अगदी सामान्य आहे मौली देखायला अगदी अशा मोठ्या अवस्थेवर म्हणून तर मौलीचं वैशिष्ट्य आहे यश कश्चित सामान्य व्यवहारालाही आध्यात्मिक पातळीवरून बघणं हे मौलीच का तर तुम्ही एका उच्च स्थितीच वापर करणं आपल्याला मौलीना जे सांगायचं ते लिहिले या ज्ञानी पुरुषाची ज्ञानोत्तर भक्ती एवढ्या थोर अवस्थेची असते किती थोर अवस्थेची असते जे कैवल्या ते परवते सलमना मोक्षे रुद्धी बैसो घापे कसं लिहिलं महाराजांनी बघा कैवल्या आलंय स्वतः ते तो ज्ञानी पुरुष आपल्या भक्तीच्या ऐश्वर्यामध्ये काय सांगतो ज्ञानोत्तर त्याची भक्ती असल्या कारणाने कैवल्याला सांगतात ते त्याला बाजूला असणार आहे बाजूला हो बघू पलीकडे हो बघू श्रद म्हणणे या म्हणण्यात एवढंच सुचवायचं की त्याला कैवल्याची इच्छा नसते गिरीच्छा काय ही बाबती जयाची लिली माझी नीती जी आहे अजून त्याच्या पुढे मौलीने असं की भक्ती सुखाचा एवढा हा तोर पुरुष भक्तीच्या लाभाने एवढा परिपूर्ण झालेला असतो इतका पूर्णावलेला असतो की त्या पूर्णावती पूर्णावलेल्या दशे दशेमध्ये कैवल्यासारख्या मोक्षदशेला मोक्षाच्या ऐश्वर्याला त्या संपत्तीला तो म्हणतो हो जरा बाजूला सारखा मला त्याची इच्छा नाही असं त्याच्यामध्ये सुचवतो आणि दयाच्या लीला ह्या शब्दाचा अर्थ हाच निर्हतुक क्रियाप्रवाह त्या कौतुकाने केलेल्या क्रियेमध्ये सहज घडलेल्या क्रियेमध्ये सर्व प्रकारची राजनीती असो तुमची वेगनीती असो वा आणखीन कोणत्या प्रकारची नीती असो त्या सर्व प्रकारच्या नीती जगलेल्या दिसतात असं ज्ञानेश्वर माउली त्याच्या सहजाचाराच त्याच्या सहज सुंदर आचाराचं वर्णन करते म्हणते हाच यातला एक मुख्य विशेष आहे पुढील ऐसे जे महानुभाव दैवी प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे ते पावलेले असतात मधुरुपतेला ते जाणणारे असतात मग वाढते माझी भसती महात्मे तुझे मनोधर्मी शिवतलीने ऐसे वैशिष्ट्य हे आहे की मद्रपतीला पावल्यानंतर माझी सेवा करतात माझी भक्ती करतात म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती करतो का करीत नाही काय उत्तर आहे ज्ञानोत्तर तो भक्ती करतो पण भक्ती करावा केली पाहिजे असं त्याला विधान नाही हे सतत लक्षात ठेवायचं विधानाच खंडन आहे भक्तीच्या करण्याचं खंडन पूर्वीच्या संस्काराप्रमाणे करीले इथे काय लिहिले महाराजांनी करीती माझी सेवा तुरी नवलावं तो सांगावा असे आई असं महाराजांनी पुढे त्याच्या या आणि भक्तीचं वर्णन करताना अनन्यतेचं वर्णन करताना सतत कीर्तयंत मा नमस््यंत मा्ययुक्ता उपासते असं वर्णन पुढे अतिशय विस्ताराने केले की मोना हे वर्णन वाचलं असताना माणसाला असं दिसून येईल की वारकरी संप्रदायात असलेल्या आळंदी पंढरीतल्या वाळवंटात चाललेल्या या नामसंकीर्तनाचं तो, तो वर्णन केले की काय त्याचं शब्दचित्र आपल्यापुढे मौलीने मांडले असं आपल्याला दिसून असं शब्दचित्र अवनी तलावर आपण कुठेही आढळत येणार नाही म्हणून महाराजांनी त्याच्या भक्तीचं ऐश्वर्या पुढे वर्णन केले त्यापुढे अकराव्या अध्यामध्ये विश्वरूपाच्या वर्णनामध्ये महाराज असं म्हणतात मोक्ष धुरार की रहो, मोक्ष मिळवणं मोक्ष संपादन करणं अति अवघड गोष्ट आहे अतिव अवघड गोष्ट असलेली पण तो ही आराधी तुझे पाय देवा तुझा ऐश्वरी असाय म्हणून धाडीचे तेथे दाय पायी पूजेस आव्हड म्हणून सांगितला जाणारा तो तुझ्या पायाची उपासना करतोय चाकरी करतोय सेवा करतोय इतकंच नव्हे तर तुझा तो चाकर असल्या कारणाने आज्ञाधारक नोकर असल्या कारणाने तू म्हणशी इतकंच नव्हे जसा चाकर आज्ञाधारक तसा मो तुझा आज्ञाधारात बनला असं मी म्हणतो असं त्या भगवंताच्या ऐश्वरी वरून केलं हीच गोष्ट ज्ञानी पुरुषाची पण काय तो म्हणे राही महाबोध तो सांगेल तिथे महाबोध राहतेची आत आण कैवल्याचा अधिकारी वाचल्या कारणाने मोक्षो वृद्धी बैसो घापे असं जर म्हटलं तर काय वाव काय असं मोक्षाचा ईश्वरी त्याला बसायला बस्कर म्हणून मिळतं असं म्हटलं तर काय बिघडलं त्याचाच हा एकंदर खुलासा यात आणखीन गोष्टी आपल्या पूर्ण ध्यानात आली असेल तर महाराजांना असा शब्द नाहीच आहे विधीचं स्वरूप त्याने सांगितले असत कि त्याची इच्छाच विधी बनते म्हणजे त्याच वागणं विद्युतच असत बाहेर जातच उलट भक्ती व्यवहार होत असतो आणि हा भक्तिव्यवहार होत असतानाही त्याची समाधी स्वैर असते स्वैर समाधी या शब्दाचा अर्थ आहे अभंग समाधी म्हणजे भक्तिव्यवहार करीत असतानाही त्याच्या समाधीचा भंग होती अशी अभंग त्याची समाधी असल्या कारणाने या समाधी स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा घडत असताना सुद्धा त्याचं समाधी काय म्हणतो स्वस्वरूपाकारची वृत्ती तशीच असते सहज स्थितीला तो पावलेला असतो त्याचही महत्व आहे सम्यक चित्ताच परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आधान घडणं स्वैर समाधी म्हणतो म्हणतात याला अभंग समाधी असं म्हणतात अखंड समाधी म्हणतात याला सहज समाधी असं म्हणतात अशा सहज समाधी मध्ये हा पावलेला आहे म्हणूनच तो त्याच जेवढं काही करण असेल ते सगळं करणं राग द्वेष विवर्धित असल्या केलेली सारी कर्मे हा होतात बघत्या माम अभिजा दोन तीन वेळा आपल्याने सांगितले ते आपण पुन्हा आठवा आणि तेच वर्णन तिथे महाराजांनी केले असं दिसून येतो माणसाच्या म्हणून आणखीने शंकल का वेधाने तरी त्याला विधीने असं कसं सांगेल सगळ्याला विधी सांगितलं आपल्याला मिळत तुकाराम महाराज म्हणतात कि आम्हाला विधीने याचा अर्थ तुम्हाला समजला का म्हणजे काय विधीने अर्थ त्याचा अर्थ असा आहे तुकार म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभूवायचे केले नव स्वयंभू ब्रह्मस्वरूप आम्ही बनलो आहोत आम्ही त्या विधीचे जनिते आहोत विधीच्या जनित्याला विधीच्या द्योतकाला विधी नसावा हे स्वाभाविक आहे विधी किंक तुम्हाला नसण्याचे मुख्य कारण आहे स्वातंत्र्य ते निरंकुश स्वातंत्र्य आणि त्या निरंकुश स्वातंत्र्याचं मुख्य कारण हे आहे काय कि तू ब्रह्मरूप आहे त्याला विधी ब्रह्म हे विधीच जनक आहे त्याला विधिनी बरोबर आहे म्हणून विधीचे जनिते असल्याकारणाने विधीचे द्योतक असल्या कारणाने विधी किंकर किंवा ते विधीचे पायीक नाही ही गोष्ट कायम राहण्यात का, खरी करता ज्ञानोत्तर अतिशय उत्तम ज्ञानीपुरुषात आत्ताच आपल्या सैन्य दयाच्या लिहिले माझी सर्व प्रकारची नीती जि आली दिसे असा जर त्याचा व्यवहार असतो तर या व्यवहारात त्याचा समाधी अभंग कसा असतो एवढाच भाग येत्या याच्यामध्ये महाराजांना सांगायचा समाधी आणि वित्थान हे निर्द एकत्वात संभवत हे लचांड पूर्वीच संपलेलं असतं असं महाराजांनी यात सुचवायचं असल्या कारणाने हा यातला अभिप्राय आशय आहे महाराजांचा म्हणून त्याला विधी किंमत पण अचूक पूर्वसंस्कार योगाभ्यास करीत असेल आणखीन जितके काही व्यवहार असतील ते तो करीत असेल फक्त त्याला त्याचं विधान नाही एवढीच गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची हे याचं वर्म आहे याचा विसर पडू देऊ नये म्हणजे कुठे विसंगती होणार नाही नाही मोक्ष याहून विवृधित ब्रह्माला तो पावल्या कारणाने <coughs> मोक्ष असं म्हटलं तर काय बिघडलं त्याच्या पुढे त्याच्या आधीत राहणार हा जर चाकरा अशी गोष्ट घडली असेल मोक्ष बैसो घापी असं म्हटलं तर काय व्हाव आहे तो मोक्षाची सोडी बाजी करणारा जर आहे तू म्हटलं तर त्या वैभव बरोबरच किंवा असत कि या ज्ञानी पुरुषाच्या हो? या सहज सुंदर समाधीच वैभव एवढं उत्कृष्ट आहे की हे वैभव या वैभवाच्या पुढे आता वैभव हो नाही निरतिशय नास्त्या अतिशय सहा निरेश अशा निरतेश स्वरूपाची ही सहज सुंदर समाधी असल्यामुळे ही अभंग समाधी असल्यामुळे रतीमात्र चढ उतार घडत नाही ती परिपूर्ण स्वरूपाची आहे असं ज्यावेळी त्या मोक्ष ऐश्वर्याला मोक्ष संपत्तीला समजत ही गोष्ट त्या मोक्ष संपत्तीच्या कानावर ती मोक्ष संपत्ती बसली होती कैवल्य संपत्ती बसली होती ती म्हटली काय ऐकायला मिळते आपल्याला समाधी असतो आणि ऐश्वर म्हणेकर एवढा ऐश्वरी की त्याची त्रिकुटी उत्पत्ती का विलयकाली ब्रम्हरूप असते असं ऐश्वर त्याचा अभंग आत्मबोध अखंड आत्मबोध कि जो आत्मबोध पदाच्या नहीं नहीं। तो एकंदर असा त्याचा समाधी आहे या समाधीच एवढं सहज सुंदर स्थिर स्वरूप ऐकल्याबरोबर त्या मोक्ष संपत्तीला त्या कैवल्य संपत्तीला असं वाटलं की आता आपण होऊन पुढे जावं ती धावत आली आणि धावत येऊन ती जशी निरांजनी ओवाळाला आली होती स्त्री त्या पद्धतीने सांगायचंय कि ती सुंदर स्थिती पाहू ही कैवल्य संपत्ती आपण होऊन तिथे आली आणि आपलं आसन करून त्याचा असं जर आपण म्हटलं तरी काही वावग होणार आगर सत्कार करायला ती मोक्ष संपत्ती प्रवृत्त झाली आणि ती दुसरं काही आसन देण्याच्याऐवजी आपण स्वतः आसन झाली सांगितलं हे ज्ञानी पुरुषा तुझी जी समाधी आहे ना ती या आसनावर बस कैवल्याच्या संपत्तीचंदर हे आसनावर त्या योगी पुरुषाचं वर्णन करताना महाराजांनी म्हटले त्याप्रमाणे सहज सुंदर स्थिती मोक्षाच्या या आसनावर बसली आता अजून काय सुंदरत्व असावं त्याच त्या खड्याला जसं तो मागे आज उठून दिसावा असं त्याचा ऐश्वर दिसत असत मला म्हणतात अगदी त्याच पद्धतीने त्या मोक्ष संपत्तीला आपण होऊन वाटलं की आपण त्याचा सत्कार करावा त्या ज्ञानीपुरुषाच्या या सहज सुंदर समाधीचा सत्कार करायला प्रवृत्त झालेली ही मोक्ष संपत्ती आपणच असं नऊन बसली अहो सत्कार करण्यामध्ये दुसऱ्या पुष्कळ गोष्टी नामाली लोकांनी लिहिले होतं की तुमचा आम्हाला सत्कार करायचा आम्हाला घाला चिथेवर काय कसला सत्कार करताय बसक्याचा अरे एका तोंडाने दादा म्हणतात दुसऱ्या तोंडाने आम्हाला शिवाय देतात आम्ही त्यांना सांगतो दादा म्हणू नका दादांचा भक्त म्हणा कशासाठी आपण लक्षात ठेवायचं कि हरवऱ्याच्या झाडावर चढवत आहे शिडी घेऊन आपण धावायचं नाही आपण शिडी घेऊन धावायचं नाही जो तात्या नेहमी म्हणत असार घालणार आहे ना तो चप्पल हार नक्की घालणार आणि हे मनामध्ये खूणगाठ बांधून मग आम्ही कोणाचा आहार घेतो त्यावेळी घेतो त्यानंतर आम्हाला खात्री आहे अनेक लोक आम्ही असे भेटले आहेत आम्ही पाहिलेलं आमचं जीवन चरित्र जर कुणी लिहायचं ठरवलं तर आम्हाला भेटलेली भूत कंसात लयच बरी व्हायची एवढं आमचं चरित्र आहे बरोबर हे इंद्रायणीचे पाणी तर तुम्हाला दुसऱ्या शब्दाला ऐकायचं झालं सार अभिप्राय एवढंच आपल्याला सांगायचंय की असं घडत काय सत्कार करताय तोंडाने चार शब्द बोलले म्हणजे सत्कार होतो काय हा सत्कार आहे ती कैवल्य संपत्ती तिला असं वाटलं की मोक्ष म्हणून ज्याला म्हणतात तो जो मी कैवल्य कैवल्य म्हणून म्हणतात तो मी ती संपत्ती म्हणते की याची सहज स्थिती स्वैरतेला पावलेली ही अभंग स्वरूपामध्ये राहते त्रिपुटीची उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी ब्रह्मरूप असतात त्या ज्ञानीपुरुषाच्या असा कसा त्याचा सहज समाधी आहे त्या सहज समाधीच त्या सुंदर स्थितीचं वर्णन पाहू ऐश्वर पाहू मोक्षाच्या ऐश्वर्याला मोक्ष संपत्तीला असं वाटलं आपण सत्कार करावा हार घातलेले त आपण स्वतः झाली बसकर हे संपत्ती आणि सहज सुंदर असलेल्या समाधीच आणि सत्कार रूपानं अभिनंदन केलं आपण तिचा असं नऊन बसली असं याच्यामध्ये दिसून येत म्हणून मोक्षी बैसो घापे असंच मोदी यामध्ये म्हणते असं आपल्याला दिसून येत वाट याप्रमाणे <laughs> ज्ञानवाढ वाटेल ते करीत असता त्यास काही प्राप्ती करून घेणे नाही व काही न करता काही प्राप्त करून घ्यायचं राहिला आहे असंही नाही आत्मस्मरणाचा आठव आणि विसर या दोघांचाही विस्तार ही दशा होऊ देत नाही असा या दशेचा व्यवहार लक्षण आहे त्याला ते करावेसे वाटेल तोच त्याचा विधी जे वर्तन होईल ती त्याची समाधी मोक्षाचे ऐश्वरही या दशेचे बसकर आहे हा बस आता याच्या पुढे दादाने बरंच वर्णन केलंय आपण वाचू तुम्हाला जर शंका आली तर विचारायचं नाही मी हे सगळं वर्णन केले याच्यामध्ये सगळं वर्णन झालेलं आहे त्याच्यावर दादा काही समजावं म्हणून वाढ विस्तार लिहिलाय व आपण आता याच्या वाचू की ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानी पुरुषाला ज्ञानोत्तर कोणताही विधी नाही या शब्दाचा अर्थ असा नव्हे काही विधी स्वरूपाची आपल्याला वचन आढळत येतात उदाहरणार्थ विशेष आचार दिशेष विशे रूपाने आचरण केलं पाहिजे असं विधान आपल्याला दिसून येत काही ठिकाणी असं म्हटलंय सयत प्रमाण वर्तते श्रेष्ठ वडील जे जे करीत त्या नामधर्म ठेवी ती एरही आचरिती सामान्य सकळ म्हणजे लोकसंग्रहार्थ करी निदान त्यांनी चांगलं वर्तन करावं लोकाला सन्माग लावावं असंही म्हटलं जातं इतकंच नाही तर त्याही पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे कि ज्ञानीपुरुषाच्या या सद्वर्तनाला व त्याचा जो कोणता आचार असेल त्या आचाराला प्रमाण समजून मागे चालणाऱ्या लोकांचा संग्रह करणं हे त्याचं एक मुख्य कर्तव्य आहे असं आपल्याला काही वचनावरून आढळून येत त्या वचनाचा था अर्थ असा आहे ही वचन दिसताना विधानात्मक दिसतात विशेष आचरावे लागे संत देशे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी यामध्ये आहे हे विधान नसून ही विनंती आहे ज्ञानीपुरुषाला अशी विनंती केली की आपण आमच्यासाठी हे करून दाखवावं तर विनंती संभव ही गोष्ट स्वतः व्यासमुनी असं सांगतात की तत्वज्ञानाोत्तर जर ज्ञानीपुरुष वित्युक्त वर्तन करून ज्ञानाोत्तर भक्ती करून जर लोकांना उत्तम मार्गाला लावील तर तो त्याच्या ज्ञानाचा गौरव आहे विधान नाही ही गोष्ट मात्र खरे असं स्वतः व्यासमुनी म्हणतात म्हणजे ज्ञानीपुरुषाचा ज्ञानाोत्तर व्यवहार हा अमुक तहेचाच असला पाहिजे तो प्रवृत्ती प्रधान असला पाहिजे का निवृत्ती प्रधान असला पाहिजे असा कोणत्याही प्रकारचा त्याला आपण कोणतंही विधान करू शकत नाही दुसरी गोष्ट तत्वज्ञानी पुरुष जर तत्वज्ञानानंतरच लोकसंग्रह करावा असं म्हणत असेल तर भगवान असं सांगतात त्याच्याविषयी चेके ऋषू लोकसंग्रह जर एखाद्या ज्ञानवानात कारण त्याची इच्छा आहे तो करील त्याचं काय मोठं बिघडलं म्हणून चिकिरसू हो असा शब्द भगवंतांनी मुद्दाम वापरला त्यावर आपण जास्त घर ठेवून लक्षात ठेवा म्हणजे विसंगती होणार नाही चिकिरसो जो इच्छु असेल त्याने अवश्य करावा लोकसंग्रह करण्याकडे जे एखादा प्रवृत्त झाला तर तेही त्याचं औचित्यच आहे असा त्याचा अर्थ होत माणसांची मनुष्याला विहित कर्म करते वाषिद्ध कर्म करते वेळी सत्यत्व बुद्धी चित्तात कायम असल्या कारणाने त्या दोन्ही विषयांच्या मध्ये प्रवृत्त होताना पाप गुणण्याची बुद्धी त्याला सतावीत असते कारण देहात्मत्व बुद्धी आणि रागद्वेष जोपर्यंत माणसाच्या चित्तात आहे तोपर्यंत अशी वृत्ती राहत असते शास्त्र असं आहे की ज्ञानी पुरुषाला केलेलं बाप काय न केलेलं पाप आणि केलेलं पुण्य किंवा केलेलं बाप आणि न केलेलं पुण्य हे हर्षविषाद सामान्यांना ज्याप्रमाणे निर्माण करीत असत त्याप्रमाणे याला तो ते करीत माणसाला असं वाटतं की मी अमुक अमुक एक प्रकारचं पुण्य केलं आणि अमुक अमुक प्रकारचं मी पाप केलं नाही फार चांगली गोष्ट नाही किंवा मी अमुक अमुक एक वाईट आचरण केलं आणि अमुक एक चांगली गोष्ट माझ्या हातून घडली नाही ही अतिशय वाईट गोष्ट झाली असा सदा चित्तामध्ये हर्ष आणि खेद नांदत असतो तो हर्ष व खेद या ज्ञानीपुरुषाच्या चित्तात नांदत का नांद त्याचं कारण तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप आणि पुण्य या दोन्हींचं उल्लंघन करून ज्ञान व अज्ञान याहून अतीत असल्या ब्रह्मस्थितीला पावलेला महात्मा पाप उल्लंघन करून ब्रह्मस्थितीला पावला पावलेला असतो हे सांगण्याची आवश्यकता नाही त्याचं कारण पाप आणि पुण्य धर्म आणि अधर्म हे अज्ञानाने दाखवले काय कारण आहे याविषयी श्रुती असं सांगतात एकतम भीम अहम साधुन साधुना अ करम किम अहम पाकुन अ करमे सहा, सहा एव्हान येती आत्मान स्पुरुते उपनिषद असं सांगतो की मी हे पुण्य का केलं नाही मी हे पाप का केलं अशा प्रकारची चिंता त्या ज्ञानी पुरुषाला तापवित नाही सतावीत नाही जो असं जाणणार या दोहोंना जिंकून आत्म्याला प्रसन्न करून घेतो या दोहोंना जिंकून म्हणजे कोणाला बाप आणि पुण्य या दोन्हीलाही जिंकून तो आत्म्याला प्रसन्न करून घेणार असतो <coughs> एवढ वेदनिषद असेच ही ब्रह्मविद्या आहे असं हे उपनिषद आहे असं उपनिषदामध्ये तैत्रीय उपनिषदामध्ये गोष्ट सांगितली यदा पश्य पश्यते ते ऋतुवर्ण ईशम कर्तारम ईशम ब्रह्मयोनि तदा विद्वान पुण्य पापे विधुय, या शब्दाचा अर्थ असा आहे वेदाच्या सांगण्यात अर्थ असा आहे की तो विद्वान त्यावेळी पाप आणि पुण्य विधूय यांना निवृत्त करून यांचं उल्लंघन करून यांना जिंकून तो स्वतः चैतन्यमय स्वरूपाला पावलेला असतो सुवर्णाप्रमाणे चमकणारा जगत करता प्रकृतीचं करतो हे इथे ईश्वरी काकरता हे मानले जरी चित्ता तरी तो मीच ही स्वभावता आधीच आहे अशा साक्षात्काराला जेव्हा तो प्राप्त होतो तेव्हा बाप आणि पुण्य यांना झटकून टाकून निरंजन स्वरूपाला प्राप्त होऊन परम साम्याला प्राप्त होतो वरिष्ठ पुरुषाचं ऐश्वर एवढं मोठं आहे की त्या ऐश्वर्याला मोक्ष ऐश्वरी हे बस्कर होऊन राहतं असं ज्ञानेश्वर महाराजांनी या सांगून त्या ज्ञानीपुरुषाच्या सहज सुंदर असलेल्या समाधी स्थितीतच ऐश्वर गायलेलं आहे असा या सगळ्या बोलण्याचा तात्पर्य बाकीचा विषय आपण उद्या वाटत ज्ञानवानाच्या सहन स्थितीचे वर्णन पुढे चौसष्टाव्यू पर्यंत दृष्टांतपूर्वक करतात झाला देवोची भक्तू ठावोची झाला पंथू कोांतू विश्वची हे महाराज या जीवनमुक्त पुरुषाच्या ऐश्वर्याचं आणखीही वर्णन करतात आणि या सहज सुंदर असलेल्या समाधी स्थितीच वर्णन करून ते ऐश्वर सर्वतोपरी आणि कळसात असतो ना यापेक्षा मानवी जीवनात उच्च अशी कोणती अवस्था नाही अशी ही सहज समाधी त्याला म्हणता त्या समा वर्णन करीत असताना हा विद्वा विद्वान पुरुष या विद्वान पुरुषाच्या दृष्टीने देव आणि भक्त प्रकार शिल्ल रहो भेद्य है भक्त साधक है या दाधिकृत जो, जो भेद तो सदाचार निवृत्त हो दोक्य निर्माण होता एक निर्माण होता इतक नवे तो सारा आज त्याचा एकांत होतो त्याच कारण परवा सांगितल्याप्रमाणे आत्मदर्शी तो पुरुष असल्याकारणाने सर्वत्र आत्मदर्शन ज्यावेळी घडतं त्यावेळी त्याला अद्वैत वार्ताही कधी शिवायला तयार होत नाही अद्वैताची हानी तर मुळीच घडत नाही किंबहुना अद्वैताची हानी यामुळे घडणं कधीही संभवणे नाही अशी स्थिती प्राप्त होते ऐकल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल कि या ज्ञानीपुरुषाच्या या ऐक्य स्थितीमध्ये अभेद स्थितीमध्ये त्याचा अगवा विश्व पसारा हा त्याचा एकांत आहे असं महाराज इथे प्रतिपादन करतात हे ऐकला असताना थोडं मनुष्याला नेहमी ऐकलेला असल्या कारणाने वाटणं संभव आपला वहां लोकान्त एक वेदांत शास्त्रा सिद्धांत है कहीं बैठक है गोष अवलब है एकदर परमार्थ विचार करीतना जो मतप्रवाह है भक्ति विषय के मतप्रवाह है बर बयाच शंका बड़ी उत्तरपण है समाधान दिलअस चिंतन चार दोन दिवस है तरी सु या प्रसंगात जेवढा अनुकूल आहे तेवढं चिंतन आपल्या पुढे सांगणार आहे वारकरी संप्रदायामध्ये उपनिषदा हा वैदिक संप्रदाय असल्या कारणाने विकास किंवा पूर्ण विकसित त्याचं स्वरूप असल्या कारणाने वेदोपनिषदा जे अद्वैत तत्वज्ञान सांगितलं तेच अद्वैत तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आपल्या सगळ्या साधू संतांनी प्रतिपादन केलेलं आहे आपल्या या भक्तीमध्ये दोन प्रकार सगळ्या साधू संतांनी मानलेले आहेत मूळ भक्तीशास्त्राप्रमाणे स्वरूपाचे वर्णन आपण वेगवेगळ्या रूपाने ऐकलेलंच आहे त्याचाही बराच विस्तार आहे तरी काहीसा विस्तार करण जरूर आहे वेदाने ज्यावेळी आणि उपनिषदाने अर्थात तत्वज्ञानाचा उपदेश केला त्यावेळी सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म विज्ञान आनंद ब्रह्म असं त्या ब्रह्माचं वर्णन केलं आणि <coughs> हे वर्णन दार्शनिक स्वरूपामध्ये केलं <coughs> दार्शनिक परिभाषा हे सर्व लोकांना समजते असं नव्हे एक गोष्ट कधी की दार्शनिक परिभाषेमध्ये सिद्धांताची बरोबर योजना होईल सिद्धांताचं अचूक ज्ञान होईल याच्यासाठी म्हणून ते काटेतोल अशा प्रकारचे शब्द वापरलेले असतात म्हणून कित्येक वेळा <coughs> माणसाला <मन> <coughs> पारिभाषिक शब्द जड वाटतात आगडबंबाहेात्पर्य अर्थच आहे की दार्शनिक परिभाषा ही सहजी लोकांच्या लक्षात येणार नाही असं वेदालाही लक्षात आलं आणि केवळ त्यांच्या लक्षात यावं म्हणून आणि सिद्धांत न सोड काय <coughs> घडत यायला प्रवृत्त झाला माणूस म्हणजे शास्त्र बाजू शास्त्र धरून लिहायचं ठरवलं की भाषा जी होते ते आवडणं त्याचं सौंदर्य राहत नाही अशी अडचणी सतत आहे ही अडचणी फक्त संतांनी निवृत्त केली आहे सहज सौंदर्य कायम ठेवून लोक परिभाषेचा अंगीकार करून शास्त्र न सोडता मराठी मध्ये पूर्ण विपुल स्वरूपात आणून ठेवलं शास्त्राचं वैपुल्य निर्माण केलं ते फक्त संतांनी केलं बाकी कुणी केलं नाही किंमना असं करता येणं हे संतांचं अवांतर रूपाचं एक इवलस लक्षणे असं जर म्हंटल था तर त्यात फारस वागू होणार नाही असं सांगण्याचा तात्पर्य अर्थ का ही अडचण येते ही अडचण वेदा पुढे पण आली की दार्शनिक परिभाषेमध्ये मी ब्रह्माचं ज्ञान करून पुरुं दिलं खरं परंतु लोकांना हे समजणार कस शास्त्र न सुटता लोकांना कळेल असं मला कसं सांगता येईल म्हणून वेदाने त्याची परिभाषा बदल आणि प्रियम म्हणून लिहायला सुरुवात केली प्रियाची परमसीमा भेटी मावली आत्मा असं वर्णन मावलीने पण केलेलं आहे त्या दृष्टीने प्रियम वर्णन केलं प्रेम ह्याचा अर्थ प्रेमाचे पुष्कळ अर्थात वैशयिक <laughs> कथा कथा हे कधीतरी त्याच्यामध्ये दोष निर्माण होणार असाय निर्विकार प्रेमाचं कथा नाही असं आपण घ्यायला ठेवा सातू अस्मिन परम प्रेमरूपा असं नारद मुनीने त्याच वर्णन केलं आहे भगवंतांनी ही जाग जागी जाग जागी कि माझ हे दर्शन न वेद यज्ञान क्रियाभीर न तपो भेर उग्रैही असं वर्णन करून मला तू देवा हे दर्शन प्राप्त होणार कस त्याच उत्तर दिले की अर्जुना याच्यासाठी एकच उपाय तो म्हणजे अनन्य भक्ती ही प्रेम लक्षणात्मक भक्ती जर तू करशील तर असं विश्वरूप दर्शन त्याला होऊ शकतं एरवी होऊ शकत नाही या चामाच्या डोळ्याला हे दिसण्यासारखं नाही तेव्हा त्याला ते एकच मार्ग आहे ज्ञातून द्रष्टुम आणि तत्वेनं प्रवेश तीन गोष्टी लिहिल्या काय घडेल त्याचं ज्ञान घडेल म्हणजे पुरोक्ष ज्ञान घडेल द्रष्टुम अपरोक्ष ज्ञान घडेल आभेद एकत्व ते भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहे श्रवण आहे कीर्तन आहे बार अगदी आत्मनिवेदनापर्यंत यादीची यादी आधी सगळी दिलेली आहे त्या नवविध भक्तींचा जर आपण विचार केला त्या प्रकारांचा या ठेवायचं त्याच वर्णन करीत असताना देवानी एका ठिकाण्याचं वर्णन केलं देव म्हणतात अनन्या चिंतयोमासते तेशाम निद्याभियुक्ताना योगक्षेम वाहम्य याच्या या भाष्य लिहित असताना अर्थात व्यवहारात काही गोष्ट सांगत असत एक पुराणी गुवांची की अनन्याश चिंतयन ते जना परीयोगासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेम वाम्यह तर एका पुराणी गुवा एका राजाकडे रोज पोथी सांगायला जाईल तर राजेसाहेबांनी राजे किती शंका विचारल्या की पुराणिक गुवा मला या श्लोकाचा अर्थ हवा तेव्हा त्यांनी या श्लोकाचा अर्थ दोन चार तऱ्हेने रोज एक अर्थ सांगितला परंतु त्याने सांगावं मला अजून समजला नाही मला अजून समन्वयपूर्वक मला अर्थ समजला नाही रोज प्रयत्न करायचा बऱ्याच चिंतेमध्ये ते बसले होते बसले असताना त्यांची एक मुलगी त्यांनी विचारलं बाबा आपल्या चिंता कसली आहे त्यामुळे चिंता अशी आहे की राजाने मला एक श्लोक विचारलाय त्याचा मी अर्थ रोज सांगतो पण त्याला काही पटत नाही <coughs> आता सांगा सगळ्या टीका जेवढ्या मला ज्ञान होत्या तेवढ्या सगळ्या पाहून मी सांगितलं परंतु त्याचं काही समाधान होत नाही काय करावं म्हणून मी चिंतेत श्लोक सांगितला श्लोक आहे आता ती मुलगी सेहेसाव्या नंबर मध्ये ती मुलगी बुद्धिमान होती अभ्यास करणारी होती तिच्या सहज लक्षात की आपल्या वडलांना हा श्लोक समजला नाही अर्थ त्याचा असाय की जो भगवंताच अनन्य रूपाने भजन करतो भक्ती करतो त्याचा योगक्षेम देव वाहतो हे पुराणी गोवा जे तिथे जात असतो त्यांचा त्या पुराण उदर उदरनिर्वाह होतो त्या मुलीने सांगितलं की राजे साहेबांना हा अर्थ पटला असं कसं होईल तुम्ही असं करा त्यांना पुराण सांगायला जाऊ न तुम्ही घरी बसूनच खरोखरी भगवंताची भक्ती करा अनन्य भजन केल्यानंतर कधीतरी देव येऊन त्याचं योगक्षम वाहिलच असा त्याचा खरा अर्थ आहे आणि आपण आपल्या या श्लोकाचा अर्थ सांगतो पण पुन्हा शेवटी उदरनिर्वाहासाठी तिथे जात पुराणाचा उपयोग त्याच्यासाठी होतो आपला त्याच्या डोळ्यात लख प्रकाश पडला डोळ्याने डोके शांत झाला आणि त्या शांत डोक्यात त्याला असं वाटायला लागलं बरोबर यायचं म्हणजे त्या दिवशी त्यांनी ठरवलं की हाच अर्थ बरोबर आपण आता पुराण सांगायला जायचं नाही त्या दिवशी पुराणच सांगायला गेले नाही राजे साहेबांचा निरोप आला कि असा असं पुराणाची वेळ झाली राजे साहेब आपल्याला बोलावत आहे हो <laughs> राजाने एवढं मोठ आदरात पाचारण करून हा गेला ना राजे साहेबांना असं वाटलं की का आली पुन <laughs> पुन्हा मनुष्य पाठव त्याने सांगितलं राजेसाहेबांना असं सांगा की निलाश लोकाचा खरा अर्थ समजल्या मुळे येईल एवढंच एवढंच सांगा त्याला ठीक आहे कसा निरोध सांगण्यात आला राजे साहेबांच्या डोक्यात लख प्रकाश पडला तिकडे तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी स्वतः राजे साहेब आले आणि हात जुळून म्हणायला लागले की पुराणी बाबा कसंही करा पण तुम्ही सांगायला यायला पाहिजे तुम्हाला खरा अर्थ समजला हे मला मोठं आनंददायक झालेला आहे पण तुम्ही आता यायला पाहिजे ते म्हणले बघा खरा अर्थ जर मला समजला असेल तर माझे येण्यात आता काही महत्व नाही आता मी न येणे हे त्याच्यातून मोठं उष्णास्पद आहे ना पुराणी बाबी गेली नाही आता मुळे कस की दिसायला कि दिसायला गोष्ट साधारण आहे तशी माणसाचा एवढा प्रेमलक्षणात्मक भक्तीमध्येही एवढा निर्धार असत नाही माणसाला वाटत की आपला योगक्षेम याच्याशिवाय चालणार नाही हात पाय आपण काहीतरी हलवलेच पाहिजे अशी माणसांची प्रवृत्ती आहे त्यातला सारा एवढाच आहे की हा झाला व्यावहारिक दृष्टीने जे देहनिर्वाहाच्या दृष्टीने योगक्षेम ज्याला म्हणतात त्याचा हा विषय हा एवढाच भाग योगक्षेम शब्दाचा अर्थ नाही आहे योगक्षेम शब्दाचा अर्थ आहे अप्राप्त असलेलं जे ज्ञान ते ज्ञान प्राप्त करून देणं आणि प्राप्त झालेल्या ज्ञानाचं परिपालन करून त्याला कृतार्थ करणं हा खरा योगक्षेम शब्दाचा अंतरंग बहिरंग आप अर्थ आपण लक्षात ठेवा प्रेम दृष्टीने असे जगात पुष्कळ भक्त आहेत असे झालेले आहेत अशा निर्धाराने वागणारे आहेत त्यांच्याही जीवनाचा अखेर अतिशय उत्तम पद्धतीने झालेला आहे तो शेवट आणि जितक्या दिव्य स्वरूपात व्हावा तेवढ्या दिव्य स्वरूपात झालेला आहे आता आपला निर्धार नाही ही गोष्ट दुय्यम त्याने आपण विचार करायचा हो त्याला काय आपण करू शकत पण असे थोर क्रुश होऊन गेले जगामध्ये एवढी गोष्ट खरी आणि ते मी डोळ्यानं पाहिलेलं आहे सगळं उदाहरणार्थ फार दूर जायचं कशा लावाय तात्यांचाच असा निर्धार होता कि ते कधी या तार्याच्या बाहेर जात नसत कुठल्याही कारणास्तव ते म्हणत असत मला जर खरोखरी माझ्या दृष्टीनं जर जग झालं नसेल तर कोणाचा उद्धार करायचा आणि कोणाची भेट व्हायची ते म्हणले हे मस्तक मी एकदा दादांच्या पायावर ठेवले ना आता कोणाच्या पायावर ठेवायचं एक आपलं कस आहे हे विशेष विटाळली होती इंद्रिय अशी आपली स्थिती आहे ते बाटक्या माणसाचं हे काम नाही शुद्ध निर्मळ माणसाचं काम असल्या कारणाने देहनिर्वाहाच्या दृष्टीने सुद्धा एवढ्या निर्धारात त्या राहत असतात ते म्हणायत अरे माझ्यासारखा माणूस नाही जगामध्ये मी कोणापुढे आत पसरत नाही कशाही साठी शरीरासाठी नाही भक्तीसाठी बोधा नाही बोधासाठी माणसाला तीनच गोष्टी बरोबर नाहीतर श्रद्धेला काहीतरी स्थान पाहिजे म्हणून नाही तर बुद्धीला तत्वज्ञान पाहिजे म्हणून तत्वज्ञान दादांच्या कृपेने झाला असल्या कारणाने त्याच्याकरता जायचं कारण नाही भक्तीचं तर महत्व इतकं महत्व त्यांना पटलं होतं आम बैठ्या आराम राम अमारा च फरे अशा बोधाला पावले असल्या कारणाने भक्ती प्रश्न नव्हता आरोग्यातले तर ते राजेच होते त्यांच्याकडे येऊन लोकांनी नीट होऊन द्यायचं त्यांना त्याची काय गरज होते सार एवढ्यातला एकच आहे की देहदृष्टीने उदाहरण तात्यांचं आहे असे अनेक उदाहरण जगामध्ये आहे मी आपल्या जवळच माझ्या अनुभवाच म्हणून मी आपल्या पुढे मांडलं एवढा त्याच्यातला अर्थ आहे कुणी एक माणूस आणा असत कि तात्या माझ्याकडे असा असं सा सांगायला आलो होत तुम्हाला असं उदाहरण मिळलं असं जर कोणी उदाहरण मिळवून दिलं तर जगातलं हे एक आश्चर्य ठरेल जगातलं आश्चर्य ठरेल इतक्या परखड रूपाने पूर्ण रूपाने राहत असत मुळातच त्यांचा स्वभाव अगोदर परखड <coughs> कारण नाही त्याला फळ टोकाचा आदर्श रूप त्याला त्यांच्या एकंदर आदर्श प्राप्त झालं व्यवहारात लोक असं समजतात आपल्याला वेळा सांगितले की जिथे जिथे असं दिसून येतं तिथे तिथे माणसाला असं वाटते की नाही शेवटी माझ्याशिवाय यांचं भागत नाही आम्ही माझं जातो आम्हाला रोज अनुभव लोक म्हणतात काय एवढं सगळं करून शेवटी बारा वाजता आमच्याच ना जरी झाला असं तरी माध्यान काळी तोंडवासी असाच प्रकार आहे ना शेवटी तुमचा त्याला काय उत्तर आहे का त्याला उत्तर आहे ना असं नाही की ज्यावेळी मृत्यूचा काळ येईल ना तेव्हा तुला या परमार्थाच्या तारा यायला कळू येईल अंत काळी <coughs> प्राण प्रयाणाची <आची> <coughs> निराळी रांडा फोरे असं <coughs> त्याचं उत्तर आहे पण हे सगळं आहे शरीराच्या दृष्टीने सांगितलेल्या योगक्षीच हे सुद्धा अशा पद्धतीने घडलेलं आहे घडू शकत एवढं सांगायचं आपलं का घडत नाही त्याचं एकच उत्तर आहे त्या मानाच काय काय नका देऊ तुम्ही तुम्ही उलट देवावर आपले उपकार आहेत असं जर असलं तर चांगली गोष्ट आहे तो म्हणजे छान भक्त बरा भेटलाय मला काय माझ्या त्रासाविषयीला चिंता वाटते छान <laughs> <निकौंता> <laughs> आहे चांगली गोष्ट आहे किती किती त्रास देवायचे कमी केले बाबा तू एवढा एकच नाही कोणता होऊ शकला असं त्याचं थोडक्यात उत्तर आहे असं सारा अभिप्राय व्यवहारत हे करणारे लोक आहेत असं घडलेलं आहे करू द्या करू आपल्याला काय त्याच्याबद्दल म्हणायचं प्रत्येकानं आपापल्यापरीनं आप काम अवश्य करावं करू नये या मताचं मी नाहीये या तत्व आपल्याला एवढं सांगायचंय की अनन्य भक्ताचा व्यवहार देव चालवतो का नाही तर चालवतो एवढं त्याच चा उत्तर आहे हे अगदी असंभवनीय अघडती अग गोष्ट आहे असं समजून एवढं त्यातलं सांगायचं परमार्थता आता इथे आपल्याला सांगायचा आहे देव म्हणतो कि जे भक्त परमार्थत माझ्याकडे येतात अर्थात भगवंतांनी त्या भक्तांची यादी दिली सकाम का होत नाही कोणत्या तरी हिंद्रांचन करण्यापेक्षा माझं करतायत नावतांचं भजन करण्यापेक्षा माझं भजन करतात म्हणून त्यांना देवानी काय लिहिले उदार आह सर्व हे होईल हे सगळे उदार आहे हा उत्कृष्ट आह चांगले पण त्यांची व्यावृत्ती करून देव पुढे म्हणतो ज्ञानी मे मत ज्ञानी माला अपला आत्मा दला माजा आत्मा मी असा असा भाव जो है, त्याला उद्देशन ज्ञानेश महाराज मयुच्च भक्ति मनती तरी आड़ प्रेम सुला तर आपल्या असं दिसून येईल कि माझ्याकडे येणारा भक्त एखाद्या वेळी म्हणतो की देवा मला स्वतःला असं वाटत कि जन्म करावी तुझी सेवा करी मनोभावे असं जर म्हणणार असेल किंवा घेई मी जन्म यासाठी देवा तुझी चरणसेवा साधावया असा जर कोणी एखादा भक्त आला तर अशा भक्तासाठी म्हणून मी त्या भक्ता करता प्रेम त्याच्यामध्ये त्याच्या आड सुलणे समोर ठेवणे त्याच्या सेवेत अंतर्भूत करणे त्या सेवेमध्ये मी प्रेमाची थे देणगी त्याला देतो प्रेम हे दे। दे <coughs> करा म्हणून होत नसतं एखाद्याला भेटून रस्त्यावर किंवा कोणाला विचारून भेटणार इकड्या काय करा माझ्यावर प्रेम करावं काय प्रेम करायचं म्हटलं काय काय गळ्या गळा घालायचा म्हणजे अलिंगन द्यायचं का, गड़ा गड़ा गड़ा गड़ा गड़ा का चुंबन घ्यायचं कशामुळे प्रेम होणार आहे सांगतो एकदा तुळू ते मला ना ह्याच्या पुढे काही माणसाला माहित नाही प्रेम प्रेम कथा एवढ्या संपल्या सगळ्या या दोन शब्दात सगळं संपलं बरोबर तिसरा शब्द वापरायचं कारण श्रंगार रस यात फार निकाल लागला त्याचा काही राहिलं ते त्याच्यामध्ये अरे काय वर्णन करतायत चाललंय सगळं असू द्या त्यातला सार्थ एवढाच हे का प्रेम करा म्हणण्याचं लक्षण आहे अभिव्यक्त होत असत ते आपल्या जवळ आहेच आहे प्रेमाचे विषय भिन्न भिन्न असतील आणि खरोखर या आपण ज्या लक्षणाचा आता विचार करत आहोत अशा प्रकारचं निर्विकार स्वरूपाचं प्रेम जर आपल्याला हवं असेल किंवा जे प्रेम भगवंताच्या प्राप्तीचा सेतू आहे कि प्रेम म्हणजे प्रेम न होता भगवत प्राप्तीचा एक सेतु ठरला पाहिजे अभंग सेतू ठरला पाहिजे असं जर आपल्याला स्वरूपाचं असलं पाहिजे आणि त्याविषयी देव सांगतात की त्याला प्रेम त्याच्या सेवेमध्ये ज्यामुळे काय होईल त्याची भक्ती भक्ती या नावाला प्राप्त होईल त्याचे अवांतर प्रयोजन असे की इच्छा असेल तर सेवा म्हणती तरी जर माझे भक्त मला म्हणतील की मी तुमची सेवा करावी असं मला वाटतं माझ्याकडून तुझी जन्मजन्मी सेवा घडावी अशी वाटते किंवा जन्म असावा असं मला वाटतं अशी जर त्या भक्ताची अनुसरून प्रत्येक श्रवण भक्तीसमोर त्याच्या कीर्तन भक्तीसमोर त्याच्या वंदन भक्तीसमोर प्रत्येक भक्तीमध्ये मी प्रेम त्यात घालीत असतो की ज्यामुळे त्याच्या भक्तीला एक प्रकारची स्निग्धता प्राप्त होईल हरे रामाचा खिचडी काला प्रेमी मोठीला साधले स्नेता त्याच्यामध्ये निर्माण होईल असं मी त्याच्यामध्ये प्रेम घालित असतो असं देव सांगतात म्हणजे तरी काय श्रवण कीर्तन इत्यादी ज्या शारीरिक बाह्य क्रिया आहे आणि फार नगर प्रदक्षिणे पासून तो थेट ध्यानापर्यंत मानसिक क्रियेपर्यंत जेवढ्या काही आपल्या भक्तिक्रिया आहेत त्या सर्वच्या सर्व, सर्व भक्तिक्रिया जर प्रेमयुक्त असतील तरच त्याला भक्तीचं स्वरूप प्राप्त होत नाही सेवा करणारे लोक रगड आहेत सेवा करीत असं नाही पण त्या सेवेच्या मागे किंवा घालताय देवाची पूजा करताय रोज देव तो रोज पूजा सामग्री पूजा करणारा भराडी तोच तो दुसरा नाही शिवशंकर तोच रोज तेच तेच तेच तेच करून त्याला एक यांत्रिक आंतरिक स्वरूप येऊन बसलेला आहे कि त्याच्या पेक्षा कुठे का आहे नाही ना अंतरात कुठे जिवाळा आहे ना कुठे तिथे काही अभिव्यक्ती आहे मोले रातली रडाया ना असू ना माया अशी तरा एक त्याच्यामध्ये दिसून येते या म्हणण्यात तात्पर्य असं एवढाच आहे की देवाला असं सांगायचं मी प्रेम का देतो त्याला तर त्याची सेवा हे नुसती सेवा नुसती शारीरिक अगदी मराठीत समोर तुम्हाला नुसती हमाने ती सेवा ठरावी ती भक्ती ठरावी वाटत असेल तर त्याच्या मागे प्रेम पाहिजे नेहमी असं सांगत असत सा आम्हाला ते म्हणायचे बघा तुम्ही इथे काम करताय पण याला सेवे स्वरूप याला भक्ती स्वरूप यावं असं जर वाटत असेल तर एक लक्षात ठेवा ती तशी तुमची बुद्धी पाहिजे तुम्ही जर म्हणाल की मी सेवा करतो मला त्याचा काही आर्थिक मोबदला पाहिजे तर मी म्हणले कवडी देणार नाही बरं कावडी देणार नाही म्हणजे पैसा जो दृष्टफायदा आहे तो माझ्याकडनं तुम्हाला होणार नाही नक्की ठरलं आता काय राहिलं आता त्या सेवेचं जे काही अदृष्ट फल सांगितले ते राहील तर तुम्ही जर कुंकुर करीत केला तर तुम्हाला त्याचं फल अडचणी वाढायचं सतत सांगायचं कधी तुम्हाला त्याचं फल व्हायचं नाही अति परखड सांगत असं प्रत्येक गोष्ट आता आपण माझोकरी मागतो हे व्रत आहे अद्वैत तत्वज्ञान ज्याला संपादन करायचं त्याने ते त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे लोक म्हणतात काय त्याच्यामध्ये विशेष अरे विश्वानी मान निवृत्त होतो मनुष्याची पराधी ना संपते शंकरानंदाने यादी दिली ते सगळे वाचा आपल्याला जे सगळे सांगायचे आता तोरतास त्या पुढे तात्या म्हणत असत जर तुम्ही हे माधुकरी चालणं खाऊतो एक भक्ती करून अद्वैत तत्वज्ञान जर संपादन केलं नाही तर तुम्हाला रक्ताची आगवण लागेल अगदी ह्या शब्दात सांगतो <laughs> ते म्हणतात कस शक्य रे ज्याच्यासाठी आपण आलो आणि ते आपण करणं आपलं कर्तव्य आहे हे समजायला पाहिजे माणसाला ते जर गोष्ट घडली नाही ती कुरकुरं तुम्ही करीत गेलं तर ते पण होणार नाही तो भ्रष्टा कीर्तन सेवा ही कीर्तन सेवा कीर्तन भक्तीभावी असं वाटत असेल तर प्रेमपूर्वक ते घडलं पाहिजे असं त्याच्या मागे बदल आपलं करतोय मी ह्याला काही विशेष महत्व राहत नाही दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये आपल्या हुजुरा आपल्या मालकाला आपल्या स्वामीला आपण केलेली सेवा रुजू झाली पाहिजे का नको ती त्याला मान्य व्हायला हवी आहे का नको ती जर त्याला मान्य झाली नाही तर केलेली सेवा सेवाच ठरत नाही त्याच्या पुढची गोष्ट देवाला असं वाटतं की त्यांनी केलेली सेवा सेवा ठरावी मला आवडावी असं वाटत असेल तर मी त्याच्या चित्तामध्ये प्रेम देतो कारण त्याचं मागण आहे तसं म्हणून मागण आहे कस म्हणून म्हणून त्याला मी प्रेम देतो की ज्याच्यामुळे त्यांनी केलेली हे चितोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची असंच केलेलं त्याला आवडतं हे त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे गोष्ट सांगत असत एका साहेबाकडे एकाच काम कसं काय वय काम होईल त्यांची काहीतरी थोडी सेवा करावी तो कलिंगड हे नाव जर ऐकलं तर त्याला उकडे व्हायचे विरुद्ध होत त्याच्या घरी नेऊन दिल्याबरोबर त्याला त्याने सांगितलं साहेब तुमच्या करता मुद्दा मी कलिंगड आणून त्याला ते उकडे व्हायला लागले ऐकल्या बरोबर त्याने विचार केला की या तुला कोणी फोड सांगितले सांग कि मला कलिंगडे नाव काढल्या बरोबर होकारी येते तुला सांगितलं सांग माझे फोड काढली बरा ठीक आहे म्हणले काय हरकत नाही त्याचं काम होत त्याच्याकडे प्रसन्नता होण्याच्या ऐवजी खूप का त्याला ते आवडत नव्हतं मग आपल्याला आवडते ती सेवा होऊ शकत नाही देवाला आवडते की त्याची सेवा होते हा त्याचा मुख्य अर्थ आहे घराठा काही <coughs> माणस सेवेत असं दिसून येतं प्रेमहीन असलेली माणसं घड्याळ बघून काम करणारे सुद्धा काही असतात सात वाजता अमुक नऊ वाजता अमुक अमुक तमुक पाणी भरणे झाडणे छाटी लंगोटी धुणे काय आणखी नसेल ते बाजार हात करणे संध्याकाळी आठ वाजता झोपायकळी बाय शेकणे अशी आहे अगदी घड्याळ काम करायचं संध्याकाळी आठ वाजता काही महत्वाचं काम चाललं होतं ती वेळ होती पाहिजे पाहिजे <laughs> तो आला फक्त शिष्य तो काय म्हटला महाराज आठ वाजले मग म्हणजे जरा महत्वाचे लोक आहे जरा बोलतोय असं 8 वाजले म्हणजे आता पाहिजे पाहिजे वेळ आहे आपण पडताय आडवे का पाडू म्हटलं सांगा कारण मी पाय चिपल्याशे म्हणजे आठ वागल्या तर पाय चपल असा जर एखादा भेटला शब्द म्हणजे शब्द वचनात प्रवृत्ती वचनात निवृत्ती म्हणजे आपला असं ठरलंय जे शब्द असेल शब्द म्हणजे शब्द त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही असा जर एखादा भेटला खमक्या तर ते असं वाटलं गुरुला की शिष्य भेटलाय का बाटली भेटलाय अवघडच का माहिती शिष्य असा मूळ शब्द आहे त्या शिष्य शब्दाचा अर्थ शिष्य असा अर्थ होतो त्याचा अर्थ बाटल्याचा होतो हो म्हणून तुम्ही म्हणजे इकडे कसं एकदम एकदम नाही गेलं ते विचाराने गेले माझं ते त्याचा अपभ्रंश रूप मी तुम्हाला सांगितले असा शिषा नाही चालत शिष्या बाटलीच हे काम नाही काय हे त्याच काम नाही सरा अर्थ असा आहे की त्यांना ती आवडली पाहिजे आपण देवाची भक्ती करतो सेवा करतो पण ती सेवा देवाला आवडावी असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे म्हणून सेवा म्हणत ते तरी आड प्रेम असे महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीची मनुष्याला खरी आवड असते ज्याच्यावर माणसाचं खरं प्रेम असत त्या प्रिय वस्तूच्या प्राप्तीमध्ये अगर त्या प्रिय वस्तूच्या सेवेमध्ये एकानेक संकट जरी प्राप्त झाली तरी ती संकट त्याला दुःख दुःख म्हणून वाटतं संकट म्हणून त्याला वाटत नाही त्याचं एकच कारण ती त्याच्या आवडीची गोष्ट ठरली पाहिजे ही त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे उदाहरणार्थ आता भक्त काय म्हणतो की घेईनवी जन्म यासाठी देवा पण जन्म हा शब्द ऐकल्याबरोबर ज्याला त्याचं महत्व माहिती आहे महत्व म्हणजे दुःख रूप काय बावळ माणूस जन्म घे काय संकट तुला कल्पना काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा असं स्वच्छ म्हटलेलं आहे आणि एवढ्या संकटामध्ये हा मागणी करतोय तर काय मोठं आवघडच काम देव म्हणतो की त्याचं मागणं काय सेवा करावी पण सेवा करीत असताना जर त्याला जन्म घेण्याचा प्रसंग आला तर दुःखाधी संकट जन्म दुःख गर्भ संकटो आहे त्या सगळ्या दुःखाला दुःख म्हणून त्याला वाटू नये यासाठी त्याच्या चित्तात जर प्रीती असेल तर दुःख त्याला दुःख वाटणार तत्वज्ञान झाल्यानंतर साक्षात्कार झाल्यानंतर ज्ञानीपुरुषाच्या जीवनामध्ये त्याला जीवनमुक्तीच विलक्षण सुख मिळत असत आणि त्याला सुख दुःख त्याच्या दृष्टीने झालेलंच नसतं दुःख कैचे ते नाही ज्ञानीपुरुषाची स्थिती पण एवढ्या स्थितीला पावलेली किती लोक आहेत बाकीचा हा सगळा संभार कसा चालतो मग त्याचं एकच उत्तर आहे श्रद्धे संभोगे सुखिया आळंदी पासून पंढरीपर्यंत जाणारे हे सगळे लोकही साक्षातकार नाही देवाचा साक्षात झाले दे। काही महाभाग असतील तो भाग दुय्यम आहे सांगायचे विषयाप्रमाणे सांगायचा नाही म्हणून एवढा मोठा बाकीचा कष्ट दुःख हे सहन करतात ते केवळ भगवंताचा वेध लागला असल्या कारणाने लागला टकळा पंढरीचा खरुख अशी स्थिती त्या लोकांच्या असल्याकारणाने त्या मंडळींना त्या प्रवासामध्ये होणाऱ्या दुःखाला दुःख म्हणून ते समजायलाच त्या जना खरी त्याची ओढ आहे त्याला दुःख दुःख वाटत नाही त्यावेळी सगळे पाहू शकता इथून निघालेली मंडळी पंढरपूरला गेली ओळखायला येत नाही रंग बदललेला असतो रूप बदललेला असतं वजन कमी झालेलं असत काय काय नाना खरा झाले असतात पण त्या भक्तीमध्ये ते नांदत असताना त्यांच्यामध्ये एक प्रकारचं विलक्षण औत्सुक्य दिसून येत कि एवढे सगळे कटलेले शिणलेले जमलेले लोक दिसतात पण एक आनंदाचा त्यांच्यामध्ये एक आविष्कार झाले त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी हे केलंय हे सुद्धा वृत्ती नसते माऊली हे करते असं प्रत्येकाला वाटत असते कसं काय घडलं श्रद्धे इतकी श्रद्धा आहे त्याच्या चित्तामध्ये कि त्याच्यामुळे सहन करू शकला देवाला असं वाटत की दुःख दुःख याला वाटू नये यासाठी म्हणून मी त्याला प्रेम देतो असं या देवाच्या म्हणण्यात तात्पर्य सारांश या ज्ञानी पुरुषाला असा देव प्रेम देतो ये भक्ताला आता जर जिज्ञासू भक्त असेल तर माझ्या सायुज्याची चाड तरी तेच पूर्वी जर असा भक्त भेटला त्यामध्ये की जो जिज्ञासला आणि आत्मत्वाने ज्ञान संपादन करायचं ठीक आहे मग चांगली गोष्ट आता आपल्याला सांगायचं योगक्षेम वाहम्य त्याला अप्राप्त असलेला जिज्ञास असल्या अप्राप्त असलेलं ज्ञान त्याला जीव ब्रह्मैकी ज्ञान पहिल्यांदा देतं जीव ब्रम्हैक्य ज्ञान दिल्यानंतर त्याचं परिपालन म्हणजे क्षेम अप्राप्त असते प्राप्ती योग आहे परिपालन क्षेम प्राप्तांचं परिपाल करणं ते अप्राप्त असलेलं ज्ञान प्राप्त करून देतो प्रसंगी जर असा कोणी भेटला नाही तर आपण ती देव होय गुरु पाचसा प्रेम भाव आपण ती देव होय गुरु गुरु रूपाने येऊन त्याला तो उपदेश करीत असतो आणि एखादा महात्मा असला तर त्याची गाठ घालून देतो आणि त्या महात्म्या कर्वी त्याला तत्वज्ञान प्राप्त करून देतो हे झालं अप्राप्ताची प्राप्ती आणि प्राप्त झाल्याचं परिपालन ते करून त्याला जीवनमुक्तीचं ज्याचं आपण वर्णन करतो काय वर्णन करतो की असं जरक्षण सुख त्याला प्राप्त व्हावं वाटत असेल तर त्याला जीवनमुक्तीची नाम सायुज्याची प्राप्ती करून देतो आणि त्याची ती इच्छा पूर्ण करून जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखात त्याचा एकंदर काळ जाईल देह तादात्म्य भ्रांती रहीत ब्रम्हत्वाला तो पावेल हेही त्याची इच्छा तो पूर्ण करीत असतो सारांश असा भक्तीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या या भक्तीमध्ये प्रेम लक्षणात असली तरी कल्पित द्वैताचा अंगीकार करून पुरुषाच्या दृष्टीने असेल तर आपल्या या मोक्षामध्ये या सायुज्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना हा द्वैत मान्य आहे देव आणि भक्त यांच्यामध्ये हे त्यांना मान्य नाही हे दोन्ही एकच आहेत असं त्यांना मान्य असल्या कारणाने मात्र असा एकंदर दावा आहे एकंदर देव दावा <coughs> देव सांगतात की असा जर भक्त आला तर एक आमची भक्ताची अर्थात सायोज्य ही स्थिती अशी आहे जीवनमुक्त दशा ही अशी आहे की त्या जीवनमुक्तीमध्ये त्या सायोज्य मोक्षामध्ये त्या ऐक्य भावामध्ये देव भक्तात भेद असा मुळीत राहतोय ज्ञानेश्वर महाराज भेद गर्भ सायुज्य मुक्ती मानित नाही मोक्षामध्ये भेद गर्भ स्थिती महाराजांना मान्य नाही म्हणजे कोण सांगणार मी सांगत नाही अद्वैत वाद्यांची भक्ती भेद गर्भ असलेला एकंदर अद्वैत जीवनमुक्तीचा किंवा सायुज्य मोक्ष मला मान्य नाही सायुज्य मुक्ती खरी पण ती अद्वैत रूप असली पाहिजे देवभक्तांचं एक पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे देवभक्त तो तुका नाही भिन्न त्याच याचे नाव चौथा पुरुषार्थ का माझ्या ठिकाणी माया उपाधी मुळे त्याच्या ठिकाणी असलेल्या कल्पना उपाधी मुळे वा अंतकरण उपाधी मुळे उपाधी जो भेद त्या उपाधी माया माया या उपाधी भेदाने मी देव झालो तो भक्त झाला हा दोघामध्ये प्राप्त झालेला जो भेद हा उपाधिकृत आहे ती उपाधी कल्पित आहे प्रातिभासिक सत्तेतील आहे त्या उपाधीमुळे निर्माण झालेला हा जो भेद आभेद अभिव्यक्तीनंतर हो। हो देव भक्तरूप का भक्त देवरूप प्राप्यस्थान हा मार्ग व्हावा किंवा मार्ग प्राप्त स्थान व्हावं जसं का सांगितलं महाराष्ट्र चालायला लागला त्याप्रमाणे उतप्रोत भावाला सर्वत्र आत्मभाव प्राप्त झाल्या कारणाने या ज्ञानी पुरुषाला या ज्ञानलक्षणात्मक भक्तीच्या स्थितीमध्ये देवभक्ताच अनादे असलेलं ऐक्य ते अभिव्यक्त होणं असं म्हणा किंवा बाध झाल्यानंतर उर्वरित अत्यंत विशुद्ध एकमेवा द्वितीय ब्रह्म मात्र शिल्लक राहणं उर्वरित राहण असं म्हणा या ब्रह्मत्वासच सायुज्य अशी संज्ञा असल्या कारणाने चौथा पुरुषार्थ घा हा चौथा पुरुषार्थ असं महाराज म्हणतात या म्हणण्याचा तात्पर्य अर्थ एवढाच आहे की द्वैतवाद्यांनी मानलेली सायुज्य मुक्ती जी भेद आहे तो तो ते ज्ञानेश्वर महाराजांना मान्य नसल्या कारणाने हे स्पष्ट त्याचा निषेध करून महाराजांनी सायुज्य मोक्षामध्ये अद्वैत प्रतिपादन केलं आहे उभय भक्तींचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की भक्तीसाठी द्वैत लागत पण ते द्वैत कल्पित लागतं एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे कुठेही शंका येण्याचं कारण नाही कुठेही वादविवाद करण्याचं कारण नाही कुणी जर भक्तीचं आपल्याबद्दल वर्णन सांगू लागला आपण काय कमी भक्तीचं असं नको भक्ती तर अवश्य पाहिजे नाही असं कस उलट भगवंता है भक्ति सुखा लागे मग भजती ओज बरवी न भजत या दावी योगी आज ज्ञानेश्वर महाराज मनता जो ज्ञानी ज्ञापुरुष है हा ज्ञापुरुष मदुरुपते ल पण मदुपदीला पावल्यानंतरही भक्ती सुखाला त्याला असं वाटलं की जीवन मुक्तीचं विलक्षण सुख आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून तो आपण पेची दोही भागी वाटून काय लिहिले झाला देवोची भक्त देव आणि भक्त हा दोन्ही तोच बनला आता काय भक्त देव किंवा देव भक्त कोणी म्हणलं तर त्यात काय बिघडत नाही का बिघडत नाही त्यात काय ह्या होवीत आपण लक्षात ठेवा निघ आपण पेची दोही भागी वाटून या आपल्या स्वतःला दोन ठिकाणी तो वाटतो आपल्या स्वतःचे दोन कल्पित विभाग करतो कल्पित विभाग केल्यानंतर कोणाला देव नाव द्यावं आणि कोणाला भक्त नाव द्यावं दोन भागापैकी एका भागाला देव नाव देतो आणि एका भागाला तो भक्त नाव देतो कोणाला कोणतं नाव देतो कोणालाही कोणतं दिलं तर बिघडत देव भक्त म्हणण्यामध्ये भक्त देव म्हणण्यामध्ये फारसा बदल होत नाही पुढे अनेक ठिकाणी असं स्वच्छ म्हणतात इथे की आपण पेची दोही भागी वाटून या म्हणजे आपल्या स्वतःला विभागून घेऊन देव स्वतः बोलत असल्या कारणाने देव म्हणतो काय असं करून काय करतो शेवटी आपल्या स्वतःकडे भक्ताच सेवकाचं रूप घे जरी दोन विभाग वाटणी या भक्ताने केली असली तरी त्या दोन विभागापैकी कोणत्याही विभागाला देव आणि कोणत्याही विभागाला त्याने भक्त असं म्हटलं तर फारस बिघडणार नाही पण वाटत ना मात्र अशी वाटणी करून देतो तो त्या वाटण्यामध्ये त्याला काय वाटतं कोणाला माहीत पण तो विभागने करून असं करतो काय कि वाटून या अंगी सेवक आहे म्हणजे आपल्याकडे सेवकपणा घेतो आणि मला मात्र येरा नाम मी ठेवी उरलेला जो भाग आहे त्याचं मी माझं नाव ठेवतो म्हणजे त्याला देव पण याचा अर्थ असा झाला की ज्ञानोत्तर भक्ती करीत असताना एकाला दोन ठिकाणी घडत असली तरी देवाला देव ठेवून आपण स्वतः भक्त होतो हा त्याचा अर्थ दिसून येतो जस आचार्य म्हणाले सत्य पिभेदा नाथ तवाहम नमाम की नव मागणी तत्व या ओवीच गुंतवले बरोबर हिरा नाम मी मग मग भजत उत्तम पद्धतीने भजन करीत नाही भक्ती करीत त्या सर्वांना जे व्यवहारातले लोक भक्ती करीत नाहीत त्या सर्वांना काय न भजत या दावी योगी आज न भजणारे जे योगी वगैरे आहेत त्यांना या भजनाची पद्धती तो उत्तम पद्धतीने आचरण करून दाखवित असतो असा या म्हणण्यात त्याही पुढे जाऊन आपल्याला असं सा सांगायचं आहे की तत्वज्ञान हा भक्त देव स्वरूपाला पावलेला असतो म्हणणे तरी काय देशे काळे पदार्थ साधून घे जे माते तेसा नव्हे मी आहे ते सर्वांचे सर्व देव सांगतो कि आळंदी पंढरी काशी आणखीन पुष्कळ पवित्र पवित्र आहेत बद्रीनारायण आहे ना हरिद्वार आहे काय नाव आठवतील अशा विशिष्ट पवित्र अशा देशामध्ये का एकादशी आणखीन कोणतं सोमवार आणखीन कोणता योग्य असेल असा असा उत्तम पर्व काळ बघून त्या पर्व पदार्थ षोडशोपचार पंचोपचार धूप ांच्या द्वारे अतिशय प्रयत्न करून अतिशय कष्ट उपसून आणि मला प्राप्त करून घ्यायचं मला साध्य करून घ्यावं असा मी वस्तुत आवाहन विसर्जन देवाची पूजा त्याच्याविषयी देशकाल इत्यादीच्या द्वारे प्राप्त करून घेणं हे त्याच ठिकाणी घडत जिथे पदार्थ प्राप्त करून घ्यायचा तो परिच्छिन्न आहे मी परिचितचा मी, मी, मी आत्मा आहे प्रत्येकाच्या हृदय देशामध्ये मी वास्तव्य करून असतो सर्वांचा सर्व मी आहे असा पूर्णत्वाचा बोध त्या ज्ञानी पुरुषाला झालेला असतो आणि असा पूर्णत्वाचा बोध झाला असल्या कारणाने वाटेल त्याला धीर आणि वाटील त्याला भक्त त्यांनी केलं तरी काय त्यात बिघडत नाही करताना मात्र असं तो करतो जरी बिघडत नसलं तरी आणि कल्पितद्वैताचा अंगीकार करून भक्ती सोपतो भोगत असतो म्हणून या सगळ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे देवच आता भक्त, भक्त बनलेला आहे काही त्याच्यामध्ये फरक नाही कारण एकाला दोन ठिकाणी विभागला असल्या कारणाने नाव देव आहे एका विभागाचं नाव एका, एका विभागाचं नाव विभागा भक्त आहे आणि हा विभागणी करणारा भक्त असल्यामुळं आपल्याकडे त्यांनी सेवकपणा घेतला आणि देवाकडे मात्र देवपणा दिला तर असा देव भक्तपणा कल्पित स्वीकार नागत का कल्पित लागतं सरळ प्रश्न भक्तीला द्वैत लागतं ते सत्यच असावं लागतं असं नाही कल्पित असून हे भक्त म्हणून भक्तिव्यवहारासाठी असा कल्पितद्वैताचा अंगीकार करतो या सगळ्या म्हणण्यात तात्पर्य एवढा म्हणून देवोची झाला झाला देवोची देवच भक्त झालाय म्हणजे प्रेम लक्षणात्मक वृत्तीमध्ये निराळ लक्षात ठेवायचं ज्ञान लक्षणात्मक भक्तीमध्ये या पद्धतीने लक्षात ठेवायचं असा हा ज्ञानीपुरुष असल्याने ज्ञानोत्तर याची भक्ती असल्याकारणाने या ऐक्यभावाच्या भक्त झालेला आहे पुढे झाला पंतु थावोच झाला पंतु असं का प्राप्तस्थानच मार्ग झाला असं का घडलं त्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगितलं की देव हा सर्वत्र व्यापक असल्या कारणाने स्थान भिन्न आहे आणि ते मी मिळवून घ्यायचं आहे हे त्याचवेळी संभव नाही परिच्छिन्न असेल मी जर सर्वांचे सर्वही आहे तर आता प्राप्तस्थान वेगळं राहणार कसं मी सर्वांचा आत्मा आहे पण सर्वांचा आत्मा असल्या मी सर्व असल्या जे प्राप्त स्थान आहे तेच आता मार्ग होऊन बसल असता का निमावेला साधनाने परमेश्वराला साध्य करून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याविषयी बोलणार आता ज्ञानी पुरुष असल्याकारणाने त्याला ही गोष्ट माहितीये की देशाने काळाने पदार्थाने देवाला प्राप्त करून घ्यावा प्रयत्नाने तो साध्य करून घ्यावा अप्राप्त देव प्राप्त करून घ्यावा असा तो देव परिच्छिन्न नाही असं या ज्ञानी पुरुषाला समजलेलं असतं उलट व्यापक तम होत प्रोत भावाला हा प्राप्त झाल्या कारणाने कुठे जाणार समजा तो भक्त करीत असल्याचा तुम्हाला दिसला तर त्यात असं समजा तुम्ही कि प्राप्त स्थानाचा मार्ग झालेला प्राप्यस्थानच त्यांचं ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता ज्ञान ध्येय कोणतीही तुम्ही त्रिपुटी त्यातली घेतली तरी त्या त्रिपुटीच्या रूपाने देवच नटलेला असल्याकारणाने त्याच्या सत्ते व्यतिरिक्त त्या त्रिपुटीला सत्ता नसल्या कारणाने प्राप्त स्थान काय झालेलं आहे त्याचा मार्ग बनलेला असं लक्षात ठेवा पुढे हे त्याच्या पुढे लिहिता आपल्याला एकांत लोकांत झालाय त्या का त्याच कारण आपण राहतो व पण चिंतन वनी म्हणून लोकांत एकांतात त्या माणसानं बसावं ज्या माणसाला साधूचे संस्कार आहे शास्त्राचे संस्कार आहे संस्कार ही माणूस जर एकांतात राहील तर पुण्य करण्याच्या पापच आली कर। संस्कार संपन्न होऊ वासना क्षय झाल्यानंतर माणसाने एकांतामध्ये बसावं त्याला जीवनमुक्तीचं विवेक्षण सुख प्राप्त होऊ शकतं असं त्याचं थोडक्यात तात्पर्य आहे इथे महाराज म्हणतात विश्वति झाला एकांत म्हणजे देव देव भक्त झाला वास करणे अखंड म्हणजे ब्रह्म हे स्वगत सजाती विजाती भेद रहित आहे म्हणून त्याला एकांत म्हटलंय बरोबर आहे ते महाराज म्हणतात हे तसं नाही आहे ते आहे व्यतिरिकाच्या रूपामध्ये अत्यंत निर्विशेष ब्रम्हान करून देताना व्यतिरिकाने ज्ञान करून देताना स्वगत सजातीय रहित। असं जे ब्रम्ह ते एक आता आपल्याला अन्वयाच्या दृष्टीने सांगायचं असल्या कारणानं आता विश्वचे एकांत अन्वय दृष्टीने विश्व एकांत अन्वय दृष्टीने हा विश्व एकांत कसा झाला त्याला थोडक्यात उत्तर असाय दोन तऱ्हेने त्याचं उत्तर देताय पहिलं उत्तर आहे त्याचं विश्वाकडे ज्यावेळी तो पाहतो त्यावेळी त्याला स्वभिन पदार्थ नसल्या कारणाने सहज त्याचा एकांत झाला सहजच एकांत स्वभिन पदार्थ असेल तर एकांत बिघडायचा स्वभिन्न तर मग एकांत बिघडायचं आपली सावली आपल्या जवळ असते दिसते आपल्याला एकांत बिघडतो का आपला त्याला त्रिपोटी दिसली त्यात वावरल्याचा तुम्हाला दिसला तर त्याचा एकांत बिघडण्याचं काय कारण आहे दुसरी गोष्ट किंचित भान होत ज्ञानीपुरुषाला असं ग्रहित की त्याला दिवाच्या आठवण त्याला दुसरा पदार्थ दिसत की त्याला काय करायचं स्मृती शक्तीच्या वेळी तुम्हाला ही गोष्ट मी सांगितलेली आहे फार तर दोष पत्करून पुन्हा एकदा सांगतो काय दि